शी होते सर्व ब्रह्मांडे लिन होतात सर्व परमात्म्यामध्ये लय पावतात असे आपण सांगितले पण हे ऋषी श्रेष्ठा ती पृथ्वी कोठे जाते आणि सृष्टीची पुन्हा उत्पत्ती होण्याच्या वेळी ती पुन्हा कशी बरे व्यक्त होते तसे ती मान्य सर्वधार आणि जयरूप अशी कशी झाली हे प्रभो तिचा मंगलमय जन्मवृत्तांत आता आपण निवेदन करा श्री नारायण मुनी म्हणाले हे नारदा प्रथमतः देवीपासूनच सर्वांची उत्पत्ती झाली म्हणून सर्वांची उत्पत्ती आणि प्रलय यामध्ये त्या पृथ्वीचा नाश होतो सर्व मंगलकारी विघ्नहर्ता पापनाशक पुण्य करणारा असा हा पृथ्वीचा जन्म वृत्तांत तू श्रवण कर हे नारद मुने तुला आता फार काय सांगू कोणी मूर्ख असे म्हणतात की मधुकैठबाच्या मेदामुळे ही पृथ्वी उत्पन्न झाली आहे पण त्यांचे हे बोलणे अयोग्य आहे कारण मधुकैठब विष्णूस म्हणाले होते तुझ्या युद्ध कौशल्यामुळे आम्ही संतुष्ट झालो आहोत म्हणून तू सांप्रत योग्य वर माग तेव्हा त्यांचे भाषण ऐकून विष्णू म्हणाला हे दानवानो तुम्ही माझ्या हातून मरावे असा मी वर मागत आहे तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा जेथे उदकयुक्त पृथ्वी नसेल तेथे तुम्हाला मरण येईल त्यावरून हे नारदा मधुकैठवांचे अस्तित्व असताना पृथ्वी होती हे उघड आहे आता मेदिनी हे नाव पृथ्वीला का प्राप्त झाले याचे कारण मी तुला सांगतो ते ऐक तिला जेव्हा उदकातून बाहेर काढले तेव्हा तिचा प्रतिपाल मेदाने केला म्हणून तिला मेदिनी हे नाव प्राप्त झाले आता पुष्कर क्षेत्रावर धर्मापासून ऐकलेला वृत्तांतो तो श्रिप्त असून श्रवण कर जलात असलेल्या महाविराटाचे मन पुष्कळ कालानंतर सर्वांग व्यापून राहणारे आणि अक्षय झाले तसेच अस्तित्वाने जाणवू लागले ते सर्व सूक्ष्म रूपाने सर्व प्राण्यांच्या रोमरंध्रात शिरले पुढे बऱ्याच कालावधीनंतर ही पृथ्वी उत्पन्न झाली ही भूमी प्रत्येक प्राण्याच्या रोमरंध्रात आहे ती पुन्हा व्यक्त आणि पुन्हा अव्यक्त होत असे तसेच जलमय होत असे सृष्टीकाली पृथ्वी जलाच्या पृष्ठभागावर राहते आणि प्रलयकाली ती जलांतर्गत असते प्रत्येक विश्वात पर्वत अरणे यांनी ही पृथ्वी युक्त असते तसेच सप्तसागरांनी परिवेष्टीत सप्तद्वीपांनी युक्त हेमाद्री मेरू ग्रह चंद्र सूर्य या सहती असते ब्रह्मा विष्णु, महेश देव इतर लोक याने ती परिपूर्ण असते आणि त्यांच्या आज्ञेने वागते पुण्यतीर्थ निर्माण होतात भारतवर्ष सुवर्णभूमी सप्तस्वर्ग पृथ्वीच्या वरील बाजूस असतात खालच्या बाजूस सहा पाताळे असतात सर्वात वर ब्रम्हलोक ध्रुव लोक आणि तेथेच सर्व विश्वे असतात हे सर्व जग ध्रुवा मध्ये आहे अशी विश्वे पृथ्वीमध्ये निर्माण होतात ती सर्व विश्वे नश्वर असून कृत्रिम आहेत पतनाचे वेळी प्रकृती लय झाल्यावर श्री प्रथम महाविराटाला निर्माण केले दिशा काल आत्मा यासह स्थिती प्रलय हे प्रवाह रूपाने नित्य असतात देव मनु ब्राह्मण मुनी इत्यादी जिचे पूजन केले अशी ती अधिष्ठात्री देवी नित्य आहे वराहरुपी विष्णूची ती श्रुती मंगल श्रुतीसारद म्हणाले हे मुनीश्रेष्ठा वराह कल्पामध्ये सर्वांनी त्या पृथ्वीचे स्तवन कोणत्या रूपाने केले कारण त्या कल्पात ती सर्वाश्रयभूत अशी वाराही म्हणून उत्पन्न झाली ती मूल प्रकृतीपासून पंचीकरण मार्गाने निर्माण झाली तिच्या पूजेचा आही पारलौकिक असा अनेक प्रकारचा विधी तसे सर्वमंगल मंगल असाच तिचा जन्म आहे हे प्रभू आपण हे सर्व मला विस्तारपूर्वक कथन करा श्री नारायण मुनी म्हणाले वराह कल्पात ब्रम्हदेवाने उत्तम प्रकारे स्तुती केली म्हणून वाराहाने हिरण्याक्षाचा वध करून पृथ्वीला रसातलातून बाहेर काढले आणि तिचा उद्धार केला कमलपत्र जसे सरोवरात स्थापन करावे तसे पृथ्वीला त्याने उदकावर स्थापन केले ब्रह्मदेवाने त्या पृथ्वीवर नंतर मनोहर सृष्टी निर्माण केली तिची आधी देवता सकाम झाल्याचे अवलोकन करून वाराहरूपी तेजस्वी हरीने सर्व रतीकला केली आणि तिची अत्यंत मनोहर मूर्ती निर्माण केली त्या देवाने तिच्याबरोबर वर हजारो वर्षे एकांतात क्रीडा केली सुखोप भोगाचा पूर्ण स्पर्श होतास ती सुंदरी मूर्छित झाली निपुण स्त्रीचा चतुर्पुरुषाशी संबंध आल्यास असे होणे साहजिकच आहे कण तो संबंध अतिशय स्पर्शामुळे विष्णू ही अहोरात्र असा कित्येक कालपर्यंत जागृत झाला नाही असा बराच काळ गेल्यावर त्या कामी पुरुषाला चेतना प्राप्त झाली तेव्हा त्या कामुकीला त्याने मुक्त केले आणि पूर्वीचे वराहरूप धारण केले त्या साध्वी धरणी देवीचे त्याने ध्यान केले तिची पूजा केली धूप दीप नैवेद्य शेंदूर अनुलेपन वस्त्रे पुष्पे बली या साधनांनी तिची उत्तम प्रकारे पूजा केली त्यानंतर तो हरितीला म्हणाला हे शुभे तू सर्वांचा आधार हो मनू मुनी देव सिद्ध दानव वगैरे हे सर्व तुझी उत्तम प्रकारे पूजा करतील अंबुवाची म्हणजे रजस्वला पृथ्वी मृगापासून आर्द्रा नक्षत्राच्या प्रथम पदाच्या सप्तमीपर्यंत ऋतुमती असते या कालात पहिले तीन दिवस ती कोणत्याही कार्याला निषिद्ध असते अंबुवाची संज्ञक दिवस सोडून गृहाचा आरंभ गृहप्रवेश वाणी तडाक यास प्रारंभ गृहकृत्य कृषी वगैरे प्रसंगी तिची पूजा करतात पण जे मूर्ख तिचे पूजन करणार नाहीत ते निसंशय नरकात जातील विष्णूचे भाषण ऐकून वसुधा म्हणाली हे भगवान मी तुझ्याच आज्ञेने वराहरूपाने हे चराचर विश्व धारण करीन पण मोती शिंप हरीची मूर्ती शिवलिंग पार्वती शंख प्रदीप यंत्र माणिक हिरा यज्ञोपवीत पुष्प पुस्तक तुलसीपत्र जपमाळ पुष्पमाला कापूर सुवर्ण गोरोचन चंदन शालग्रामाचे तीर्थ हे सर्व पदार्थ वाहण्यास मी असेवा मला फार क्लेश झाले आहेत म्हणून आपण माझे सांगणे ऐकून घ्या श्री भगवान म्हणाले हे सुंदरी जे मूर्ख तू सांगितलेली ही द्रव्य तुझ्यावर अर्पण करतील ते देवांची शेकडो वर्षे कालसूत्र नावाच्या नरकात पडतील हे नारदा असे म्हणून भगवान स्तब्ध राहिला पुढे त्या गर्भापासून मंगल नावाचा तेजस्वी ग्रह निर्माण झाला हरीच्या आज्ञेने त्या देवानी पृथ्वीची पूजा केली तसे तसेच कण्वशाखेत सांगितल्याप्रमाणे ध्यान आणि स्तुती केली मूल मंत्राच्या योगाने त्यांनी नैवेद्य अर्पण केले तेव्हापासून तिची स्तुती त्रैलोक्यात पसरली त्रिलोक तिची पूजा करू लागले नारद म्हणाले हे मुनिवर्या तिचे ध्यान पूजन स्तवन कसे करायचे तो पुराणातील मूल मंत्र ऐकण्याची मला अनिवार्य इच्छा झाली आहे तो मला सांगा श्री नारायण मुनी म्हणाले प्रथम वराहाने त्या देवी पृथ्वीचे पूजन केले नंतर ब्रह्मदेवाने पृथ्वीची पूजा केली पुढे सर्व मुनींनी मनूने आणि मानवांनीही तिचे यथासांग पूजन केले तिचे ध्यान स्तवन आणि मंत्र तू आता ऐक ओम भ्रीम श्रीम क्ली वसुदायी स्वाहा हा मंत्र म्हणून प्रथम विष्णूने तिची पूजा केली जिचा वर्णशुभ्र कमलासारखा आहे जिच्या सर्वांगावर चंदन शिंपडलेले आहे जी रत्नालकारांनी सुशोभित झाली आहे जी सर्व रत्नांचे अधिष्ठान आहे जी समुद्र आणि रत्न यांनी युक्त आहे जिने अग्निप्रमाणे वस्त्रधारण केले आहे जी सस्मित असून सर्वांना वंदे आहे तिचे मी भजन करतो अशा प्रकारच्या ध्यानाने ती देवी सर्वांना पूज्य झाली हे विप्रश्रेष्ठा कणव शाखेस सांगितल्याप्रमाणे तिचे स्तवन आता हे जये हे जयाधारे हे जयशिले हे जयप्रदे तुझा जय जयकार असो हे जयावहेज्ञसुकरांचे स्त्रिये जय दे हे मंगले मंगलाधारे हे मंगल्ये मंगल प्रदे. हे मंगलेश्वरी हे भवे, मंगला करती मला मंगल दे हे सर्वाधारे हे सर्वज्ञे हे सर्व युक्त देवी हे सर्व इष्ट देणाऱ्या देवी हे भवे, मला सर्व इष्ट प्राप्त करून दे हे पुण्यस्वरूपे हे पुण्यबीजरूप देवी हे सनातनी हे पुण्यश्रय भूते हे पुण्यवंतांच्या वसतिस्थान भूते वसुधे हे पुण्य दे हे भरधान्यांचे स्थान आहेस सर्व प्रकारच्या धान्याने पूर्ण आहेस हे काल पृथ्वी हे सर्व धान्यूप भवानी हे भूमी तू राजांचे सर्वस्व आहेस पृथ्वीपतीचे उत्तम स्थान आहेस तू नृपतींना सुखकर आहेस हे भूमी देवी मला भूमी दे असे अत्यंत पुण्यकारक स्तोत्र जो सकाळी नित्यपठण करतो तो कोटी जन्मपर्यंत बलवान पृथ्वीपती होतो याच्या पठणामुळे लोकांना भूमी दान केल्याचे पुण्य लागते मनुष्यमुक्त होतो रजस्वला भूमी खणल्यामुळे लागणाऱ्या पातकापासून मनुष्यमुक्त होतो दुसऱ्याने खणून ठेवलेल्या विहिरीत खणल्यामुळे जे पातक लागते तेही नाश पावते दुसऱ्याच्या भूमीचे हरण केल्याने लागणारे पातकही नष्ट होते भूमीवर वीर्यपात केल्यामुळे घडणाऱ्या दोषांपासून आणि भूमीवर दीप ठेवल्यामुळे लागणाऱ्या कलंकापासूनही मनुष्यमुक्त होतो हे नारदा या स्तोत्र पठणामुळे शंभर अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य लागते कारण भूमी देवतेचे हे महास्तोत्र अत्यंत कल्याणप्रद आणि पुण्यकारक आहे अध्याय नववा समाप्त